श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे श्री वसिष्ठ पुढे म्हणाले लिला राणे सर्वांना उद्देशून म्हणाली पतीच्या विराहाने दुःखग्रस्त झालेल्या माझ्या चित्ताचे मी अशा तरेने कसे तरी सांत्वन करण्याचा प्रयत्न करते आहे असा अभिप्राय त्या लीला तेथे जमलेल्या राजांना आपल्या विशिष्ट हालचालींसह हो, ऐकवला आणि तेवढेच सूचित करून ते आपल्या अंतपुरामध्ये निघून गेली अंतपुरात पुष्पांच्या मंडपात फुलांच्या राशीत झाकून ठेवलेल्या आपल्या प्रिय पतीच्या शवाजावरती जाऊन उभी राहिले यावेळी तिच्या मनात असा विचार आला की आ हा ही माया किती विचित्र आहे समाधी अवस्थेत असताना माझ्या या राजधानीमधील सर्व लोक मला दिसत होते आणि आता या ठिकाणीही ते सर्व लोक मला तसेच्या तसेच माझ्या दृष्टीस पडत आहेत एवढेच नाही तर ज्या स्थितीत ते शय त्यावेळी मेल, त्या मला दिसले त्या स्थितीत ते सर्व या ठिकाणी हु, मायेचा हा केवढा अपूर्व विलास आहे एखाद्या आरशाच्या बाहेर असलेला पर्वत जसा आरशात तसाच दिसो त्याप्रमाणे माझ्या चिदाकाशरूपी आरशामध्ये ही अखिल सृष्टी माझ्या अनुभवाला आली आता या दोन सृष्टी मधली कोणती तरी एक सृष्टी खरी आणि एक खोटी असली पाहिजे तेव्हा या संबंधाचा निर्णय आताच्या आता वागदेवीकडून करून घेते अशा रीतीने चिंतन केल्यावर तिने देवीचे ध्यान केले त्या क्षणीच कुमारीचे रूप धारण करून सरस्वती देवी तिच्या येऊन उभी राहिली सरस्वती देवीला पाहताच तिला बसण्यासाठी लिलेने आसन दिले देवी आसनस्थ नर अपन स्वता जमिनीसु लीलेने बोलनेस आरंभ किया दया के लिए पुनः पुनः कि त्रास दिला सत्पुरुषां उद्वेग वाट नहीं सृष्टि की उत्पत्ति करता अशा तरह की मरयादा तूजन दिल देस मी दी नया करावि हेच योग्य तुझा कृपे विना मे मनोरथ कभी ही सफल होना नहीं यासाठी मी आता विचारते त्या प्रश्नाचे उत्तर देऊन तू माझ्यावर अनुग्रह करताना शांत अशाकाशामध्ये मी प्रवेश केला त्या प्रज्ञान घन स्वरूपामध्ये सर्व जगताचे प्रतिबिंब पडलेले मला दिसले त्या चिद्रपारशामध्ये दिशा काल संकल्प आकाश प्रकाश इत्यादी स्थिर हे, कृत्रिम सृष्टी कोणती आणि अकृत्रिम सृष्टी कोणती या संबंधीचा सर्व उलगडा करून तू मला सांग श्री सरस्वती देवी म्हणाले लिले तुझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी कृत्रिम सृष्टी आणि अकृत्रिम सृष्टी यांच्या संबंधाने तुझी काय कल्पना झाली ते मला अगोदर सांग लीला म्हणाली हे देवी याचे माझे उत्तर अगदी सोपे आहे या ठिकाणी तू बसली आहेस आणि मीही बसले आहे हे आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहे तेव्हा ही सृष्टी अकृत्रिम म्हणजे नैसर्गिक आहे असे मला वाटते आता ज्या चिदाकाशामध्ये मी माझ्या पतीला पाहिले त्यात देश काल वगैरे भेदांचा अभाव असल्यामुळे ती सृष्टी कृत्रिम आहे असे मी म्हणते श्री सरस्वती म्हणाली लीले, अगं अकृत्रिम सर्गापासून कृत्रिम सर्ग उत्पन्न होणे केव्हाही शक्य नाही कारणाहून कार्य विरुद्ध म्हणजे भिन्न क्वचितच उत्पन्न होते असा सिद्धांत आहे लिलेने विचारले माते असे का म्हणतेस कारणाहून कार्य भिन्न असल्याची अनेक उदाहरणे प्रत्यक्ष दिसून येतात म्हणून तू म्हणतेस तो सिद्धांत बरोबर नाही पाणी धारण करण्याचे सामर्थ्य मातीमध्ये नसते हे खरे परंतु माती पासूनच निर्माण झालेल्या जा घटामध्ये पाणी आहे ना, ना। श्रीदेवी म्हणाली लिले सहकारी कारणांच्या योगाने जे कार्य उत्पन्न होते ते आपल्या मुख्य कारणाहून किंचित भिन्न असल्याचा अनुभव येतो हे तुझे म्हणणे मला पूर्णतः मान्य आहे परंतु आपला पती आताच ज्या सर्गामध्ये पाहिलास त्याची उत्पत्ती येथील पृथ्व्यापैकी कशापासून झाली आहे ह्या पृथ्वीपासून तेथील पृथ्वी उत्पन्न झाली आहे असे तुला खात्रीने म्हणता येणार नाही कारण दोन्ही सृष्टीची उत्पत्ती माया काम कर्म वासना वगैरेमुळे झालेली असल्याकारणाने त्यामध्ये वैचित्र्य असण्याचे खरोखर मुळीच कारण नाही तसंच या ठिकाणच्या पृथ्वीपासून भौतिक सृष्टी उत्पन्न होते त्याप्रमाणे त्या सृष्टीतील त्या पृथ्वीपासून भूतांची उत्पत्ती होतेच अर्थात या दोन्ही दृष्टीने दोन्ही सृष्टीमध्ये वैचित्र्य संभवत नाही ह्या सर्गातीलपासून चिदाकाशातील त्रि ती पृथ्वी उत्पन्न झाली असे मानायचं असेल तर येथील पृथ्वी उडून त्या सर्गात गेली असे मानावे लागेल आणि त्यामुळे मग ह्या सृष्टीत पृथ्वीचा अभाव आहे असेही ठरू लागेल परंतु तसे असल्याचा आपला अनुभव तर नाही तेव्हा ती सृष्टी उत्पन्न होण्याला कोणतीही कारणे नाहीत आणि सहकारी कारणांच्या अभावी म्हणजे कोणत्याही प्रकारची सामग्री नसताना जी कार्य उत्पन्न झालेली असतात ती आपल्या मूळ कारणाहून भिन्न नसतात असाच सर्वांचा अनुभव आहे यावरून हा सर्ग जसा वासनात्मक आहे तसाच तोही सर्ग वासनात्मकच आहे अर्थात दोन्ही सर्ग कृत्रिम आहेत असेच यावरून ठरते मग लीलेने विचारले हे देवी आपल्यापुढे असलेली सृष्टी सत्य आहे परंतु चिदाकशात दिसलेली सृष्टी असत्य आहे असे मला वाटते या सत्यसृष्टीपासून ती असत्य म्हणजे कृत्रिम सृष्टी उत्पन्न झाली असावी असे माझे मत होते खरेदी परंतु त्या थोडा बदल करून मी आता असे म्हणेन की ह्या सत्यसृष्टीच्या संस्कारापासून माझ्या पतीच्या ठिकाणी उत्पन्न झालेली स्मृती त्या असत्यसृष्टीचे कारण आहे स्वप्नस्थिती असत्य असते खरी परंतु तिची उत्पत्ती जागृतीतील सत्य अनुभवांच्या स्मरणामुळेच होते त्याचप्रमाणे ही स्थिती आहे असे म्हणायला कोणती हरकत आहे श्री सरस्वती म्हणाली बाळे या सृष्टीच्या संस्कारामुळे तुझ्या पतीने स्मरण रूपाने ती काल्पनिक सृष्टी उत्पन्न केली हे तुला मान्य आहे आणि यावरूनच ती सृष्टी असत्य आहे असे तुझे म्हणणं आहे पण मग हाच न्याय या सर्गाला लावला तर हाही सर्ग मिठ्या ठरतो अनुभव संस्कारापस सम्ष्कार स्मरण अभी परंपरा मान लीया तो सर्ग ज्याप्रमा मिथ्या है तू मान्य करते सर्ग ही पूर्वी अनुभव लेस्कारा स्मरण रूपाने कार्य है और सर्ग ही असत्य है तुला मान्य करावे लगे लीला राणी ने संगित माते तू मैस मैं आता यथायोग्य रीति ने पतीने उत्पन्न केलेल्या ज्या सृष्टीमध्ये मी त्याला पाहिले ती रूप आणि म्हणूनच मिछ्या आहे त्याचप्रमाणे हा सर्गही मिछ्छा असला पाहिजे याला स्पष्ट दृष्टांत म्हणजे चिदाकाशात मी पाहिलेला सर्ग हाच होय श्री सरस्वती म्हणाली लिले माझे म्हणणे तुला योग्य प्रकारे समजले तुझ्या पतीच्या आत्म्यामध्ये तो सर्ग असद्रूप असूनही भासमान झाला त्याचप्रमाणे चिदाकाशामध्ये तू पाहिलेल्या सर्गाप्रमाणे हा सध्याचा सर्गही मिथ्या असून भासत असल्याचा माझा अनुभव आहे त्यावर लीला म्हणाली देवी तुझे म्हणणे मला पटले परंतु या असत सर्गापासून माझ्या पतीचा तो भ्रामक सर्ग कसा उत्पन्न झाला ते मला सांग म्हणजे या जगदभ्रमाची माझ्या मनातून निवृत्ती होऊन माझाही अनुभव तुझ्याप्रमाणे होईल नंतर देवीने सांगितले बाळे स्वप्नातील भ्रामक सृष्टीप्रमाणे या जगताचा भ्रम पूर्वसंस्कारामुळे कसा भासमान होतो हेच मी आता तुला सांगते आहे ते एक। चिदा एका अत्यंत सूक्ष्म भागामध्ये संसार नामक एक मंडप आहे त्यावर काचे प्रमाणे स्वच्छ असे आकाशरूपी आच्छादन आहे मेरू हा त्यातील ते मुख्य खांब असून त्यावर इंद्रादी लोकपाल आणि त्यांच्या स्त्रिया यांच्या प्रतिमा खोडलेल्या आहेत चौदा भुवने हे त्यातील कोन्हाडे होत स्वर्ग मृत्यू पाताळ हे तया मंडपातले तीन मज़रे आहेत सूर्य हा तया मंडपातला दिवा होय अशा त्या संसार मंडपाच्या निरनिराळ्या कोपऱ्यामध्ये मुंग्यांच्या वारोळाप्रमाणे माणसांच्या वस्तीने गजबजलेली नगरे असून त्यांच्या भोवती मातीच्या ढेकळाप्रमाणे दिसणारे पर्वत पसरलेले आहेत ब्रह्मदेव हाय एक वृद्ध ब्राह्मण त्या मंडप रुपी घरात राहत असून तेथेच त्याच्या संततीचा विस्तार वाढला आहे जीवांचे समुदाय हे कोळी असून त्याने त्या मंडपामध्ये सर्वत्र आपली घरे केली आहेत आकाश हा त्या मंडपातील छतावर पसरलेला जण धुरकटपणाच आहे नभोमंडलात राहणारे सिद्धांचे संघ ही त्या मंडपातील चिलट्या असून ती घु असा आवाज करीत आहे मेघ म्हणजे त्या घरातील धुराचे लोट असून त्या मंडपाचे निरनिराळे भाग त्यामुळे काळे कुट्ट झाले आहेत वायूच्या संचाराचे मार्ग हे त्या मंडपाचे प्रचंड वासे असून विमानातून संचार करणारे गंधर्व सिद्ध इत्यादी लोक हे, हे वाश्यामध्ये घरे करून राहणारे कीटक होत देव आणि दानव वगैरे खोडकर मुलांच्या तेथे लीला चाललेल्या असल्याने जिकडे तिकडे मोठा गोंगाट निर्माण होत आहे स्वर्गादी लोक आणि नगरे खेडी ही त्या मंडपातील भांडे सामान समान होत त्या मंडपातील भूमी ही सरोवरे नद्या समुद्र वगैरेच्या पाण्याने भिजली जात आहेत पाताल पृथ्वी स्वर्ग यांच्या योगाने त्या मंडपाचे स्वरूप भयंकर दिसत आहे अशा तऱ्हेच्या त्या मंडपाच्या एका कोपऱ्यात पर्वताप्रमाणे भासणाऱ्या मातीच्या ढेकळावर एक गाव असलेलं असून त्या गावाभोवती अरण्या पर्वत विसरलेले आहेत त्यातून नद्यांचे प्रवाह वाहत आहेत अशा त्या पर्वतावरील गावांमध्ये एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी पुष्कळ दूध दुप्त होते तो स्वतः निरोगी असून त्याचे कुटुंब म्हणजे त्याची पत्नी आणि पुत्र हे होते त्याला राजापासून कोणत्याही तऱ्हेचे भय वाटत नव्हते तो धर्मपरायण असून अतिथींचा आदर सत्कार करण्यात नित्य दक्ष राहत असे इतिश्री वाशिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे अष्टादश सर्ग सर्ग एकोणीस श्री सरस्वती देवी पुढे म्हणाली लीले ज्या ब्राह्मणाचे मी वर्णन केले त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारचे दैवी आणि मानुशी सामर्थ्य सामोरलेले होते वेश वय वे, क्रिया तसेच त्याच्या अंगी असलेली विद्या वैभव वगैरे अनेक बाबतीत वसिष्ठ मुनीसारखा होता त्याचे नावही वसिष्ठ हेच होते परंतु ईश्वाकोवंशाचा पुरोहित आणि रामाला ज्ञानोपदेश करणारा सर्वमान्य मान्य मुनी तो नव्हता हे तू लक्षात ठेव त्याची पत्नी अरुंधती याच नावाची असून ती चंद्राप्रमाणे सुंदर कांदेने युक्त अशी होती ती वसिष्ठ मुनींच्या जगात विख्यात असलेल्या अरुंधतीप्रमाणे सर्व गुणात तिची इतकी बरोबरी होती की ती पृथ्वीवरील अरुंधतीच आहे की काय असे वाटे असे हे वसिष्ठ अरुंधती यांचे जोडपे त्या श्रेष्ठ वशिष्ठ महामुनी आणि त्यांची अरुंधती यांचे जोडपे त्या श्रेष्ठ वशिष्ठ महामुनी आणि त्यांची पत्नी अरुंधती यांच्याप्रमाणेच अगदी हुबेहुबे होते त्या श्रेष्ठांच्या कोण ठिकाणची जीवनमुक्त स्थिती मात्र या जोडप्याच्या ठिकाणी नव्हती एवढाच काय तो फरक त्यांच्याच होता अरुंधतीचे आपल्या पतीवर अकृत्रिम प्रेम होते विदासामुळे तिची चालण्याची गती अतिशय मंद आणि रमणीय असे ती हसू लागली म्हणजे तिचे मुख कुमुदाप्रमाणे रमणीय भासत असे अशा त्या अरुंधतीवर त्या वसिष्ट ब्राह्मणाचेही अतिशय ती त्याला संसार सुखाचे सर्वस्व वाटत असे एके दिवशी हिरव्यागार गवताने युक्त असलेल्या एका पर्वताच्या शिखरावर तो बसला असताना त्याची पर्वताकली सहज दृष्टी गेली तेथे ते त्याला ते मृगय करता आलेला एक राजा दिसला त्या राजाच्या भूती सेवकांचा फार मोठा परिवार आणि त्याच्याबरोबर पुष्पसे सैन्य होते या देखाव्यामुळे मेरू पर्वताचे विदारण करण्यासाठी लतावन त्याच्या चामराने आणि पताकांनी फेकलेल्या चंद्रकिरणाप्रमाणे आणि छत्रमंडला ते आकाश रुपयाने मढल्याप्रमाणे पांढरेशुभ्र दिसत होते त्याने बरव आणलेल्या घोड्याच्या नालांचे जमिनीवर घषण होऊन त्यामुळे उत्पन्न झालेली धूळ आकाशात उडत होती परंतु हत्तीवरील सुवर्णाच्या आणि चांदीच्या अंबारीत बसल्यामुळे ऊन वारा आणि आकाशात उडणारी धूळ यांच्यापासून त्याचे रक्षण होत होते मृगया करीत असता तेथील लोकांचा जो कलकलाट चाला होता त्यामुळे रानातील हरणादिक श्वापदे दश दिशाना पळून जात होती सोन्याचे आणि हिरे माणकांचे अलंकार त्याने अंगावर धारण केले होते त्या राजाचे अशा तऱ्हेचे ऐश्वर पाहून वसिष्ठ ब्राह्मणाच्या मनात नाना ऐश्वर याचे हे सैन्य हे रथ ह्या घोडे या, या, या पताका हि छत्रे चमरे असले हे राजैश्वर मला प्राप्त होऊन माझी कीर्ती दश दिशांना पसरेल का मला अंतपुरातील स्त्रियांचा उपभोग घेण्याचे भाग्य केव्हा तरी मिळेल का त्या विषय उपभोगानंतर श्रमाने शरीरावर उत्पन्न होणाऱ्या घरमबिंदूंना उपवनातील फुलांवरून वाहणारी सुगंधित वायू पिऊन टाकून माझा श्रमपरिहार करतील का चंद्रोदयामुळे दशदिशांची मुखे प्रफुल्लित होतात त्याप्रमाणे कापराने मिश्रित झालेल्या चंदनाच्या योगाने नागरिक स्त्रियांची आणि यशवरूपी चंद्रोदयाने दिशांची मुखे मी केव्हा अलंकृत करीन अशा आशयाचे विचार त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाच्या मनात निरंतर घोडू लागले स्वधर्माप्रमाणे आचरण करण्यात तो ब्राह्मण पूर्वीपासून यावतजीव दक्ष असे पुढे कालमानाने तो वृद्ध झाला आणि बर्फ कमला जर्जर करते त्याप्रमाणे वृद्धपणातील क्षीणतेचा त्याच्या शरीरावर प्रभाव पडू लागला आपला पती आसन मरण झालेला पाहताच वसंत ऋतू संपून गेल्यावर पुढे येणाऱ्या ग्रीष्म ऋतीच्या भीतीमुळे एखादी लता लहान होते त्याप्रमाणे त्याची पत्नी अगदी सुकून गेली नंतर हे लिले तुझ्याप्रमाणेच तिने माझी आराधना केली मी प्रसन्न झाल्यावर तिने तुझ्याप्रमाणेच वर मागितला की देवी माझा पती जरी मरण पावला तरी त्याचा जीव या घरामधून घरामधून बाहेर जाऊ नये तिची मान्य करून मी तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा तिला पुढे काही काळ लोटल्यावर तो ब्राह्मण मी दिलेल्या वरामुळे तो आपल्या घरामध्येच जीवाकाश रूपाने राहिला पूर्वे केलेल्या दृढ संकल्पामुळे आकाशरूपी शरीर धारण करणारा तिचा पती महापराक्रमी अशा राजाच्या जन्माला गेला त्याने आपल्या अद्भुत सामर्थ्याने पृथ्वीवरील राजांना आणि स्वर्गातील देवांना जिंकले पातालतील लोकांचे तो दयेने पालन करीत असे अशा रीतीने त्रैलोक्यामध्ये तो विजयी झालेला होता तो राजा म्हणजे शत्रुरूपी वृक्षांचा कल्पांत काळचा स्त्रियांचा मदन विषयरूपी वायूचा निरोध करणारा मेरू पर्वत सत्पुरुषरूपी कमलांचा विकास करणारा सूर्य सर्व शास्त्रांचा जणू आदर्श याचकांचा कल्पवृक्ष श्रेष्ठ ब्राह्मणांचा आधारस्तंभ आणि धर्मरूपी चंद्राची जणू पौर्णिमाचा आहे की काय असा भास होई इकडे आपल्या घरातील आकाशामध्ये चिदाकाश रूपाने राहत असता त्या ब्राह्मणाचे पंचमहाभूतांच्या योगाने बनलेले शरीर मृत झाल्यावर त्याची पत्नी अत्यंत शोकाकुल झाली आणि सुकलेल्या ऊर्जाच्या शेंगेप्रमाणे तिचे हृदय विदीर्ण झाले पतीच्या शोकामुळे अखेरी स्त्री मरण पावली आणि स्थूल देहाचा त्याग करून सूक्ष्म देहाने आपल्या पतीच्या मागोमा गेली नदीचा प्रवाह जसा खोर भागाकडे वाहत जातो तशी ती आपल्या पतीजवळ गेली वसंत ऋतू ज्याप्रमाणे पुष्पमंजिरी विशेष प्रफुल्लित होते त्याप्रमाणे पतीसानिध्याने ती त्या आनंदित झाली लिले त्या ब्राह्मणाचे घर त्याची स्थावर जंगम संपत्ती ही पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या पर्वतावरील गावा त्याचा गावामध्ये त्या श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे एकोणविंशे सर्ग हा सर्ग वीस श्री वागदेवी पुढे सांगू लागले वत्ले मी आता तुला ज्या वशिष्ठ ब्राह्मणाचे वर्णन करून सांगितले तो आता राजा झाला असून तोच तुझा पती झाला आणि त्याची पत्नी जी अरुंधती म्हणून मी सांगितली तीच तू तु आहेस तुम्ही दोघे या पृथ्वीवर राज करीत असून तुमचे अकृत्रिम प्रेम हे चक्रवाक पक्षांच्या जोडप्याप्रमाणे आहे किंवा तुम्ही दोघे म्हणजे जन पृथ्वीवर अवतीर्ण झालेली शंकर पार्वती चहा असंही म्हटले तरी ते शोभून दिसेल मी तुमच्या जन्माचा जो वृत्तांत सांगितला आहे त्यावरून जीव ही चिदाकाशात उत्पन्न झालेली केवळ भ्रांती आहे आणि एक भ्रम खरा वाटू लागला म्हणजे त्यापासून दुसरा भ्रम उत्पन्न होतो हे तत्व तुझ्या लक्षात आलेच असेल भ्रम हा स्वतःच्या दृष्टीने असत्य असतो परंतु अधिष्ठ अधिष्ठानाच्या दृष्टीने पाहिले तर तो सत्य असतो यासाठी कोणता सर्ग कृत्रिम भ्रांतिमय आणि कोणता सर्ग, सर्ग अकृत्रिम असत्य असा जो प्रश्न तुम्हाला विचारला होतास तो यामुळे निरर्थक ठरतो कारण सर्वच सर्ग हे एक जात मिथ्या होत नंतर श्री वशिष्ठ म्हणाले त्या वागदेवीचे अशा तऱ्हेचे भाषण ऐकून लिलेला अतिशय आश्चर्य वाटले तिने आपल्या मनातील काही शंका मृदवाणीने व्यक्त करण्यास पुन्हा आरंभ केला लीला राणीने विचारले हे देवी तुझे भाषण मला तरी विसंगत वाटते वसिष्ठ ब्राह्मण आणि त्याची पत्नी अरुंधती म्हणजेच माझा पती आणि मी असे तू सांगितलेस पण हे असे संभवल तरी कसे पर्वतावरील एका खेड्यात राहणारा तो ब्राह्मण आणि त्याची पत्नी कोणीकडे आणि हा राजवड्यात राहणारा माझा पती आणि मीही कोणीकडे तसेच समाधी अवस्थेमध्ये जो विस्तीर्ण प्रदेश जे पर्वत ज्या दशदिशा मला दिसल्या तो सर्व देखावा ज्या लहानच्या मंडपात माझा पती सध्या आहे त्या कसा दिसेल हा मोठाच प्रश्न आहे एखाद्या मत्तहत्तीहरी या पोटा बन एक् चेटा ने परमाणु उदरत सिंहा समुदाय बोर युद्ध के मेरू पर्वत एखाद कमला बीजा मधे साठा लहाना भूंग्या तो घेन टाकला स्वप्नती मेघांच गर्जना ईकन चित्र मयूर नृत्य करू लगे अशा तरह की विधाने जितकी असमंजसपना की तीस तुझी विधाने माला असंभाव्य वाटते कारण माझ्या पतीच्या लहानशा मंडपामध्ये पृथ्वी पर्वत वगैरे विस्तीर्ण वस्तूंचा समावेश होणे शक्य वाटत नाही तेव्हा हे देवी या कोड्याचा उलगडा करून तू आपले म्हणणे मला स्पष्टपणे निवेदन कर माझ्यावर तुझी कृपादृष्टी आहे आणि ज्याच्यावर महात्मे कृपा करतात त्याने कितीही शंका घेतल्या तरी त्याबद्दल त्यांना कधीही विषाद वाटत नाही श्री सरस्वती देवी म्हणाली लिले मी असत्य भाषण करीत आहे अशी शंका तरी तुला कशी आली हेच म्हणून मला समजत आहे अग अनृत भाषण कदा करू नये यासारख्या श्रुती प्रतिपादित नियमांचे उल्लंघन आमच्यासारख्यांकडून होणे केव्हाही शक्य नाही वेदोक्त नियमांचे कोणी उल्लंघन करू लागले तर त्यांना शासन करून श्रुती प्रतिपादित नियमांची मर्यादा प्रस्थापित करण्याचे कार्य मी करीत असते अशा परिस्थितीत मी जर ती मर्यादा मोडू लागले तर अन्य लोक ती शास्त्र मर्यादा एकाशस्वरूपी एका राष्ट्र पाहतो जन्माची स्थिती आता विसरला आहात आणि सध्याची स्थितीच तुम्हाला खरी वाटू लागली मृत्यूची स्थिती म्हणजे एक प्रकारची स्वप्न आहे ज्याप्रमाणे जागृतीमधील संस्कार स्वप्नात प्रत्यक्ष भासू लागतात त्याप्रमाणे मृत्यून दिसते मनोराज्यामध्ये तीन जगांची रचना अनुभव येते कथा श्रवण करीत असता युद्धाची स्थिती प्रत्यक्ष मनापुढे दिसते किंवा एखाद्या रखरखीत वाळवंटात मृगजळ दिसते त्याप्रमाणे त्या, त्या ब्राह्मणाच्या घरामध्ये पर्वत अरण्य नगर वगैरे विस्तीर्ण भूमी दिसली तरी मनोराज्य किंवा आरसा यामधील प्रतिबिंबाप्रमाणे तो केवळ त्याच्या कल्पनेचा खेळ होय ही सृष्टीत असत्य असताही सत्य आहे असा भास होतो कारण चैतन्याचा हा स्वभावच आहे एका असत्यसृष्टीच्या संस्कारामुळे दुसरी नवी असत्यसृष्टी भासमान होत असल्यामुळे मृगजळावरील तरंगाप्रमाणे तीही भ्रामुक आहे हे तुझे राजमंदिर त्या ब्राह्मणाच्या घरातील आकाशामध्येच वस्तुत स्थित आहे हे लक्षात ठेव तू मी तसेच हे सृष्टी मिथ्या असून हे केवळ चिदाकाशच आहे स्वप्न भ्रम मनोराज्य यांच्यातील आपला अनुभव वस्तुत मिथ्या असूनही त्यांच्या सत्यत्वाबद्दल आपल्याला भ्रम उत्पन्न होतो त्याचप्रमाणे या सृष्टीतील स्थिती आहे तो केवळ आपल्या कल्पनेचा विलास आहे त्याला वास्तविक सत्यता नाही जसा कमलामध्ये भ्रम राहतो तसा त्या ब्राह्मणाचा जीवात्मा तसे समुद्र अरण्येने युक्त असलेली ही पृथ्वी त्या ब्राह्मणाच्या घरातील आकाशामध्येच आहे एवढेच नाही तर डोळा दाबून धरला असता जसे डोळ्यापुढे तारे रेषा वगैरे दिसतात त्याप्रमाणे त्या आकाशातील पृथ्वीच्या एका लहानशा कोपऱ्यामध्ये हे तुमचे नगर आणि ही तुमची शरीरे भासमान होत आहेत ही जी सृष्टी तुझ्या डोळ्यापुढे दिसत आहे ती मध्ये त्या ब्राह्मणाचे घर अद्याप आहे तसेच्या तसेच आहे लीले यात तुला आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही या, का या जगाचा हा अफाट पसारा जीवाकाशाच्या लहानशा परमाणू मध्ये भासतो त्या चिदात्म्याच्या प्रत्येक परमाणू हजारो जगे भरलेले मग त्या ब्राह्मणाच्या घरामधील आकाशामध्ये हे तुमचे राज्य असेल यात मुळीच शंका नाही लिला म्हणाली देवी तू म्हणतेस ते योग्यच आहे पण तो वसिष्ठ ब्राह्मण मरण पावलेला आज आठच दिवस झाले असे तू म्हणालीस परंतु आम्ही तर या ठिकाणी जन्माला येऊन कितीतरी काळ लोटून गेलाय तेव्हा तो वसिष्ठ ब्राह्मण आणि त्याची पत्नी अरुंधती म्हणजेच आम्ही म्हणजेच माझा पती आणि मी ही गोष्ट संभवेल तरी कशी यावर देवी म्हणाली बाळे या माईक सृष्टी देशाचा विस्तार जसा एखाद्या परमाणूमध्ये दिसतो तसाच काळाचा विस्तारही थोडक्याच काळा भासमान होतो कारण जगताच्या कल्पनेप्रमाणे देश काल ही ही केवळ कल्पनाच आहे मी तू या कल्पनाच्या जाळ्यात गुरफटून गेल्यामुळे ज्याना जन्म प्राप्त झालेला आहे त्यांनाच काल कालभेदाचा भ्रम होतो आता हा भ्रम कोणत्या क्रमाने होतो त्याचे वर्णन मी करते आहे ते ऐक म्हणजे तुझ्या शंकेचे निरसन होईल मिथ्या मरणरुपी मूर्छनेचा क्षणमात्र अनुभव घेतल्यानंतर जीवाला आपल्या पूर्वजन्माचा आणि कर्माचा विसर पडतो मग त्याला दुसरा देह भावने म्हणे दिसू लागतो तो नवा देहस आपला आधार आहे आणि आपण आधेय आहोत म्हणजे त्यामध्ये राहिलेला आहोत अशी कल्पना जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होते नंतर हात पाय वगैरे अवयवांनी युक्त असलेला हा देह माझा आहे अशी दृढ भावना तो करतो सारांश जीव ज्या ज्या भावना करतो त्या त्या तऱ्हेचा आपला देह बंद असे त्याच्या प्रत्यक्ष अनुभव आला मी अमोक अमो ग्राचा मुलगा मला जन्माला येऊन इतकी वर्षी झाली हे माझे आपंदर घर मी उत्पन्न झालो आहे मी बालक होतो आता मला तारुण्यावस्था प्राप्त झाली आहे ह्या देहाचे जे संबंधी तेच माझे संबंधी या तऱ्हेचे लक्षावधी संकल्प जीव करू लागतो वस्तुत आप्तबांधवांच्या याच्याशी काही संबंध नसतो परंतु देहभावापर्यंत जाऊन पोहोचलेल्या चित्ताचे आणि चिदाकाशाचे ऐक्य आहे असा बुद्धीचा निश्चय दृढ भावनेमुळे होतो त्यामुळे देहाचे आप्त ते आपलेच आपत असा जीवाला भ्रम उत्पन्न होतो पण अशा रीतीने चित्तामध्ये संसाराची उत्पत्ती होत असली तरी वास्तविक काहीच उत्पन्न होत नाही ते सर्व केवळ निर्मळ असे चिदाकाशेच असते आणि तेच चित्त आणि चित्ताचा चित्ता विषय जो संसार यांच्या रुपाने भासमान होते जसे स्वप्नामधील चैतन्यच स्वप्नातील दृश्य आणि स्वप्नातील द्रष्टा बनते त्याचप्रमाणे जागृतीतील संसाराची स्थिती आहे सर्व व्यापी असे चित्त स्वप्नामधील दृश्य बनते त्याप्रमाणेच इहलोक परलौक वगैरेही तेच बनते परंतु ज्याप्रमाणे पाण्यावरील तरंग पाण्याहून भिन्न नसतात त्याचप्रमाणे विश्व निर्माण झाल्याप्रमाणे भासले तरी ते वस्तुत निर्माण झाले नसते किंवा त्याचा कधी नाशही होत नाही कारण विश्व हे स्वरूपत नाहीच आणि जे आहे ते भासते ते विश्व वास्तविक चित आहे चेत विश्व ते विश्वाचा चिदाकाशावर आरोप झाल्याप्रमाणे दिसला तरी ते चिदाकाश स्वरूपत अबाधितच असते पाण्यावरील लहरी ह्या पाण्यापासून भिन्न नसतात तसे चैत्य विश्व परमात्म स्वरूपा जशी सशाचे सिंग म्हणून काही वस्तू नाही किंवा जला म्हणून काही स्वतंत्रकाशाची स्थिती अशीच आहे मूलत त्याच्यात कोणताही प्रकारचा बदल न होता चित्र जणू चैत्यविषयी बनते अर्थात दृश्याचा अभाव असल्यामुळे द्रष्टा आणि दृश्य ही भावना मिथ्या आहे असे अखेरीस सिद्ध होते परंतु अशी जरी स्थिती आहे तरी जीवावर मरणरुपी मोहाचे आवरण पडले आणि त्याने नवीन देहाचा एकदा आश्रय केला म्हणजे क्षणभरात त्रिभुवनाची दृश्य सृष्टी त्याला सत्य वाटू लागले नंतर देश काल क्रिया वगैरे कल्पनांचा संसार पुन्हा सुरू होतो मी जन्म पावलो आहे हा माझा पिता ही माझी माता हा माझा पुत्र माझे वय एवढे आहे मला अमुक एका विषयाचे ज्ञान आहे मी अमोक अमोक ठिकाणी राहतो आहे अशी क्रिया करीत आहे हे माझे बंधू तर हे माझे नोकर आहेत अशा प्रकारच्या हजारो कल्पना त्याच्या उत्पन्न होतात आणि चैतन्याला वास्तविकरित्या जन्म नसतानाही आपल्या जन्माची कल्पना करते त्याचप्रमाणे देश, काल, क्रिया, द्रव्य, संकल्प करुण्य वगैरह सर्व संसार स्मरण रूप है मे स्मरण पूर्वानुभवूर्वको तसे नसो परंतु ये का खरे न प्रत्यक्ष अनुभव होते जसे फुलाप निर्माण होते तक निमशत एक कल्पकाळ निघून गेला आहे असे जीवाला भासू लागते काळाचा अनुभव सर्वांना सारखा असा केव्हाच येत नसतो कारण काळाचा अनुभव आपल्या मनाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे हरिश्चंद्र राजाला एका रात्रीच्या काळात बारा वर्षे लोटून गेले असा अनुभव आल्याचे पुराणांतरी वर्णन केलेले आढळून ज्याचा आपल्या स्त्रीपासून वियोग झालेला आहे अशा मनुष्याला एक दिवस लोटला ती तो त्याला वर्षाप्रमाणे वाटतो आणि उलट स्त्रीचा संयोग झाला म्हणजे तिच्या सहवासात वर्षेच्या वर्षे क्षणाप्रमाणे गेली असे त्याला वाटते सारांश या जगातील आपला सर्व व्यवहार स्वप्न स्थितीतील व्यवहाराप्रमाणे मायिक आहे स्वप्नातील जन्ममरण मिथ्या असूनही त्याचा प्रत्यक्षपणे आपल्याला अनुभव येतो त्याचप्रमाणे आपल्या जागृतीतील घडामोडींची हो स्थिती आहे जन्म झाला नाही, ना आपण जन्मला होत, आहोत विषयोपभोग घेत नसतानाही विषयांचा उपभोग घेत आहोत असा आपल्याला भ्रम होतो परंतु ज्याचा आपण खरेच उपभोग घेत असतो त्याचे अज्ञानामुळे आपल्याला भानही असत नाही शून्य स्थानही लोकांनी गजबजलेले आहे संकट समयी उत्सवाप्रमाणे उथ, आनंददायक आहे हानीसुद्धा लाभाप्रमाणे आहे असे त्या मदनमत्त मनुष्याला किप्ना किंवा स्वप्नस्थितीचा अनुभव घेणाऱ्याला वाटते त्याप्रमाणे अज्ञानी मनुष्याची स्थिती असते परंतु मिर्यात तिखटपणा भरलेला असतो किंवा स्तंभावर चित्रे खोदण्यापूर्वीच त्यात असतात त्याप्रमाणे त्या जन्मरहित परमात्म्यामध्ये हे दृश्य जग शांत आणि अनन्य रूपाने स्थित असते त्याच्या ठिकाणी बंध मोक्ष ही दृष्टी कोठून असणार इति श्री वसिष्ठ महारामायणे उत्पत्ती प्रकरणे विंशसर्ग हा